स्वप्न जसा त्रिपुटी नहीं जसा त्रिपुटी हो तो जसा तसार दृष्टि त्रिपुटी अनु वह नुकसान स्वप्न दृष्टान ज्ञानेश्वर मार्ग स्वप्न दृष्टांत काय काय प्रकार भासतात एक चार प्रकार महाराजांनी लिहिले आहेत मला आपल्याला सांगायचं आहे चार प्रकार नमुन्या दाखल लिहिल्या आहेत आपल्या स्वप्नांची यादी एकट्याच्या करायची ठरली तरी मला असं वाटत नाही कि संपेल म्हणून चार हजार चार लाख प्रकारे माणसाला स्वप्न पडत असतात स्वप्नात स्वप्न पडत असतात माणसात स्वप्नी देखील जे स्वप्न असंही घडतच चार दोन प्रकार नमुन्या दाखल ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या पुढे ठेवले त्या स्वप्नाचे काही प्रकार सांगतात ज्ञानेश्वर महाराज स्वप्नात निरनिराळे प्रकार आपल्याला भासतात काय भासतात एखादा माणूस नाष्प शय्येवर झोपला तेच होिकारी आणि अंत्यजा घरी भीक मान गुरुजींच्या आवडत्या ओव्या तर काय सगळ्या नाथ महाराजांच्या असल्या तरी ज्या नाथ महाराजांनी लिहिलेल्या ओव्या या नाथ महाराजांना अतिशय आवडत होता काय या नाथानी लिहिलेल्या उभ्या या नाथांना अतिशय आवडत होत्या म्हणून ही उभी आपल्याला मिळतात जास्त रुपयाने त्याच्या पुढे तेच एक कुटका या वया वयाला ते म्हणे तू राजा तत्वता मी राजा हे नाठवे चित्ता स्वप्नी भिक्षुकथा जाम दृढ झाली महाराज म्हणतात की पक्की होऊन बसले अशी स्थिती घडली महाराज सांगतात की एक माणूस त्या सुखाश झोपला त्यात दोन प्रकारे संगती लावत वाहनात घालून जाऊन बसून अन्य ठिकाणी गेला किंवा अन्य वाहनात बसला असं त्याला स्वप्न पडेल काय चौपाचं अनुवाहणी वाहिजे किंवा वाहनी अनुवाहिजे दुसऱ्या वाहनात नेऊन अन्यत्र ने, ने <laughs> गेला किंवा वाहनात बसून अन्य ठिकाणी नेला कसंही स्वप्न तुम्ही ठरवा अन्वय जसं तुम्ही लक्षात घ्याल त्याप्रमाणे त्याच्यात बदल होईल असं अन्वयाचा विचार असतो कोणता शब्द होतात वाहनातून अन्य ठिकाणी किंवा अन्य वाहनामध्ये आरोढ होऊन जात आहे असं तो आपल्याला पाहतो येतो असं स्वप्न पाहत असला तरी वस्तुस्थितीने तसल्या दशेला खरोखरच तो प्राप्त होतो काय अन्य अनात तो बसल्याचा त्याला दिसतो का बसतो का तो कधी अन्य ठिकाणी गेलेला असतो का जागा झाल्यावर बघा ना त्याला प्रयोग सोपाय त्याला हलवून जागा करा त्याला विचारलं काय म्हणतो मी पालखीत बसलो होतो कुठेतरी चालू होतो पूर्वीच्या महिन्यात बसून असं काय झालं तो, तो, तो।, ना, तो? <laughs> ना, ना, ना ते भोई ना भोने हा एकट्याला एक एकटा तेव्हा त्याला असं वाटलं की मी अडवली झोपलो होतो पण मला असं वाटलं अन्य ठिकाणी नेलो गेलो म्हणजे कुठे हरिद्वा त्याला विचारलं कसं कराय कुठं होत मी आत्ता येत होतो मला असं वाटलं की मी हरिद्वारला गेलो मला असं वाटलं की मी बद्रीनारायणाला ना गेलो मग कुठे येतो दहा बाय दहाच्या खोली <laughs> म्हणजे अन्य ठिकाणेही नेला गेला नाही आणि अन्य वाहनातही तो बसलेला नाही म्हणजे त्या दशेस खरोखरी तो प्राप्त होतो काय किंवा त्याला ज्या स्वप्न भासत त्या भासलेल्या त्या प्रकितीला अर्थवत्ता प्राप्त होते काय यथार्थता तशी घडते काय त्याचं उत्तर आहे तशी यथार्थता घडत नाही म्हणजे त्यावेळी घडलेली सर्वच्या सर्व प्रवृत्ती ती प्रवृत्ती जनक? सफल प्रवृत्ती जनक होते काय असा प्रश्न आहे तर ती प्रवृत्ती ती प्रती सफल प्रवृत्तीजनक होते हे त्यातलं मूळ वर्णन आहे सफल प्रवृत्तीजनक होईल तर हा खरोखरी बदरीणारायला सापडे सफल प्रवृत्तीजनक होईल तर हा खरोखरी मोठारीत बसल्याचं दिसेल तुला असं वाटलं होतं की मी मेन्यात बसून चाललोय तर मेन कुठे सांग ना मग जर तिला त्या व्यवहाराला जर वस्तुत्व प्राप्त होत असेल त्याला अर्धवत्ता प्राप्त होत असेल असं व्हायला पाहिजे होत पण ती प्रवृत्ती सफलजनक होत नाही म्हणजे हा जो व्यवहार आहे हा व्यवहार सत्य घडत नाही हा त्यातला मुख्य भाग आहे तात्याने म्हणजे विलास सत्य ठरत नाही एकच वाक्यलेली तिथे तात्याने म्हणजे विलास सत्य ठरत नाही थोडक्यात वर्मा काही बाकी लिहिले ने नेतात त्यांचं एक वाक्य फक्त असं लिहिलं या उभीच्या पुढे कंसात लिहून ठेवले म्हणजे विलास सत्य ठरत असतात आपला असा सवाल केला नसता हा खडा सवाल की जर स्वप्नामध्ये असं मनुष्याला भासलं की मी वाहनातून अन्य ठिकाणी वाहून नेला गेलो आहे किंवा मी अन्य वाहनामध्ये बसून फिरतो आहे जातो आहे असं जर त्याला प्रती आलं तर त्या व्यवहाराला खरोखरीच सत्यता प्राप्त होते काय उत्तराय होत नाही त्याप्रमाणे द्रष्टा दृश्य दर्शन अशी मोठी त्रिकुटी जरी दिसली अनंत त्रिकुट्या दिसल्या तरी त्रि त्रि अनंत त्रिकुट्या दिसल्या म्हणून तेवढ्या त्रिकुटीना सत्यत्व प्राप्त होत काय होत नाही त्रिपुटीचा बाध होऊन एकमेव अद्वितीय परमात्मा शिल्लक राहतो हा त्याचा अर्थ आहे वाहून गेला तर तो खर प्राप्त होतो सापडतो राज्य करती रंग पैसे येतो ते अशी काय मला जस विचारतात ते उभे असे वाचायचे ते निद्रा जेव्हा नाही काय नाही ती तिथे तिथे वीण एक सांभायचं आणि पुढे दुसरा वारसं काय एके दहावी राज्य करीती रंके म्हणजे काही स्वप्न अशी दिसतात त्याचे दोन अर्थ होत ना या ओळीचे सुद्धा इथे सोलपुविरोब दिला एक अर्थ असतो न तिला दुसरा अर्थ होतो दोन्ही अर्थ आपल्याला मी सांगतो काय कसं समजा स्वप्नाचीच संगती आहे सगळ्यांना स्वप्नाचीच संगती आहे ती न जरी लागली तरी त्याची फारशी काळजी करायची नाही लागली तरी त्याची फारसे त्याच्या हरशात जायचं नाही लागून तेवढा आरशात जोड न लागले म्हणून बालकंटा करणार काही एक स्वप्न आहे एवढं तुम्हाला समजलं महाराजांना त्या स्वप्नातले काही प्रकार सांगायचे त्यातला आणखीन एक प्रकार एक जोड़प मस्तक न जोड़प्या रंके राज्य के रंकरूप्या जोड़प्या राज्य के स्वप्न पड़े हा एक अर्थ होता दुसरा अर्था है एक शिशे भेद एकाला स्वप्न असं दिसलं की मी माझ्या मस्तका वाचून फिरतोय एकाला स्वप्न दिसलं की मी माझ्या मस्तका वाचून फिरतोय एके रंगे एकाला असं वाटलं तो होता रंग एका रंगे एका रंग म्हणजे एका रंगाला एका दरिद्र्याला असं वाटलं मी राज्य करतो म्हणजे दोन वेगवेगळे दृष्टांत करायचे किंवा जोडप्याला असं वाटलं की आम्ही दरिद्री आहोत पण मस्तका आम्ही राज्य करतो कसं तुम्ही समजा अशा स्वप्नातले प्रकार माणसाला दिसत असतात कोणाला वाटतं की माझं मस्तके माझं चालायला लागले करतो ज्ञानेशा महाराज म्हणतात अशी जरी स्वप्न त्यांना दिसली असं जरी त्यांना स्वप्नामध्ये त्याला जरी खरोखरी तसं घडतं का हो मस्तका वाचून का किंवा मस्तका असलेली जोडपी राज्य करीत असलेली दिसतात का किंवा रंक खरोखरीत राजा होतो काय तर स्वप्नामध्ये स्वप्नी राज्य करतात दिसून तो रंक कधी राजा होत नाही मस्त गावातून कधी धड फिरत नाही किंवा मस्त गावातून धड असलेली जोडपी दरिद्री असलेली जोडपी राज्यावर बसलेची कधी वस्तुस्थितीने घडत नाही स्वप्नात घडे पण स्वप्नाप्रमाणे वस्तुस्थितीने ती गोष्ट घडणार नाही या गोष्टीचा अर्थ असा आहे की एवढा सगळा पाहण्याचा व्यवहार घडत असला तरी सुद्धा वस्तुस्थितीने तस तस तस हो तस तस ते तसं दिसलं तसं सत्य आहे काय तसं उपलब्ध होत काय तर तसं ते उपलब्ध ज्याप्रमाणे होत नाही त्याप्रमाणेच हा आत्मा स्वतः आपण आपल्या स्वतःला पाहतो जसा स्वप्नात आपण आपल्याला पाहत असतो त्याप्रमाणे राज्य करीत असलेला जरी पाहिला त्याला सत्यत्व येतं का येत नाही अगदी त्याच पद्धतीने ज्ञानेश्वर आपल्याला असा प्रश्न विचारतात की द्रष्टा दृश्य दर्शन आपण होऊन खरोखरीच त्याला सत्यता आहे का त्याला स्वतंत्र अस्तित्व आहे का त्याचं उत्तर आहे त्याला स्वतंत्र अस्तित्व नाही ते निद्रा व्यवहार ना उत्तर नाही त्याप्रमाणे त्रिपुटी जरी दिसले तरी ते सत्य नाही ते निद्रा व्यवहार नाही तेव्हा जो दैसा जे छाई काही न पडू ये काय घडत निद्रा येण्याच्या पूर्वी तो जसा होता ज्यावेळी निवृत्त होते तेव्हाही तो जसा ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी तसाच जसाच्या तसा राहतो स्वप्नातल्या अन्य भानामुळं अन्यथा भानामुळं विपरीत भानामुळं त्याच्या स्वरूपात येतिंची ते बिघाड झालेला नसतो उलट ज्यावेळी त्याला स्वप्नामध्ये मी विपरीत विपरीततेला पावलो आहे असं दिसत असत त्या दिसत असतानाही त्याच्या स्वरूपामध्ये यशकिंचित बिघाड न होता तो आपल्या स्वरूपाने असतो यालाच म्हणायचं कि पूर्ण रूपाने निर्विकार असतो यालाच म्हणायचं बंधकाले कि बंधा भावा एरवी होय तो ते आहे होय तो ते म्हणजे ज्यावेळी तो विपरीत समज समजत असतो त्यावेळी ज्ञानेश्वर महाराजांना एक गोष्ट महत्वाने सांगायची आहे कि स्वप्नाच्या निवृत्तीनंतर तो जसा जिथे आहे तिथे आहे असं त्याला समजत की स्वप्नाच्या पूर्वी तो जसा आहे तसा असतो हे जरी खरं असलं तरी सुद्धा निद्रा नसताना किंवा स्वप्न भासत असताना विपरीततेने तो स्वतःला प्रतीत असताना सुद्धा निद्रेच्या पूर्वी जसा जिथे होता तिथे तसा जसाच्या तसा राहतो प्रतिती खाली आपण असं समजायचं कारण नाही की निद्रेच्या पूर्वी तो निर्विकार होता आणि निद्रा ज्यावेळी निवृत्त झाली तेव्हा तसा त्या ठिकाणी आला पण स्वप्नात मात्र विपरीत झाला होता हो असं म्हणायचं नाही ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचं पूर्वीच असा होता तसाच जर निद्रे नंतर होता असं तुला मान्य असेल तर मध्यंतरी सुद्धा तो तसाच होता सृष्टीच्या पूर्वी परमात्मा द्रष्टा दृश्य भाव यावून विवर्जित होता त्रिपुटीच्या उत्पत्तीच्या पूर्वी द्रष्टा दृश्य भावाहून विवर्जित होता दृंगमात्र होता त्रिपुटीचा बाध झाल्यानंतर तो दृंगमात्र जसाच्या तसा भरीव ज्ञान रूप असतो नवे नवे तुला ज्यावेळी त्रिपुटी भागत होती त्याही आत्मा आपल्या दृंगमात्र स्थितीने होता त्याच्या स्वरूपात त्याही कोणत्या प्रकारची विकृती झालेली नव्हती जसा आपल्याबद्दल स्वप्नाच्या पूर्वी जसे आपण असतो तसेच स्वप्न निवृत्तीनंतर म्हणजे निद्रानिवृत्तीनंतर आपण असतो पण ज्यावेळी स्वप्न आपल्याला विपरीत भासत असतं अन्यथा रूपाने भासत असतं त्या अन्यथा रूपाने भासत असतानाही जेव्हा प्रतीकी विपरीत रूपाने येते तेव्हाही तो ज्या ठिकाणी जसा होता त्या ठिकाणी तसाच्या तसा निर्विकारत असतो हा यातला मुख्य भाग आहे त्यालाच म्हणायचं बंधकालेचे बंधा भावा प्रतिची कालातही अद्यात् पदार्थ नाही असं समजलं पाहिजे था था मी ग्रंथवेद ह्या शब्दा हा सिद्धांत निराळ्या रूपाने सांगितलाच आहे त्याचा माझा आपण उल्लेख केलाय फक्त त्यांचं वाक्य म्हणून जातो येत यद्यासहातेन गुण हनुमात्रेन वापी स न संबद्धते ज्या पदार्थाचा ज्या अधिष्ठानावर भास हो था था, था था था था था होत असतो त्या क्रियेने त्या पदार्थाच्या दोषाने वा त्या पदार्थाच्या गुणाने अधिष्ठानामध्ये अणुमात्र बदल होत नाही हा सिद्धांत ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात निद्रा नसते तेव्हा हा प्रपंच कसा संभव का ज्या वेळी तुला निद्रा असते आणि अन्यथा भान घडत असत त्यावेळी ती नसते म्हणत म्हणून रूपाने जरी तुला अनेकत्वाची प्रती आली तरी सुद्धा अधिष्ठानाच्या एकपणामुळे बिघाड होत नाही दृश्य पाहिलं तरी ते स्वतंत्र त्याला सत्ता नसल्यामुळे पाहिलं असं घडत नाही आणि न पाहतात ते नाहीच आहे न पाहता तर ते नाहीच आहे ज्यावेळी तुला दृश्य दिसत असतं त्या दृश्य दिसते काळी दृश्याला स्वतंत्र सत्ता नसल्यामुळं त्यावेळी त्याने पाहिला असं सिद्ध होत नाही आणि ज्यावेळी पाहत नाही त्यावेळी तर तुम्ही पदार्थ नसताच दृष्टी सृष्टीवादाप्रमाणे त्याला अस्तित्व नाही जसं माग्या अज्ञानाबद्दल सांगितलं तसं तिथेही आपण समजायला हरकत नाही त्यावेळी तर नाहीच आहे सहजच नाही पाहत असतो त्यावेळी का नाही पाहत असतो त्यावेळी दृश्याला स्वतंत्र अस्तित्व नाही म्हणून त्याने पाहिलं असं सिद्ध होत नाही आणि ज्यावेळी तो पाहत नाही त्यावेळेस तो सहजच पाहत नाही त्यावेळी तर नाहीत आहे चोखीच गोष्ट पुढे जेव्हा होती तेव्हा जो जसा ज्या ठिकाणी स्वप्न प्रतिची काली असतं अगदी प्रत्येक पदाला महत्व देण्यासाठी जो असतो तो बदलत नाही ज्या ठिकाणी असतो ते ठिकाण बदलत नाही आणि जसा असतो तसा तसाच असतो म्हणजे दरिद्र असला तर दरिद्रीच उपवाश असला तर उपवाशी जेवलेला असता जेवलेला असं <laughs> नका समजू की मी पूर्वी म्हणले झोपेच्या पूर्वी उपवास होतो पण स्वप्नात पंचपक्वनाचा भेद होता आता मात्र ध्ये उठल्यावर हा करून जाणारच आवडले स्वयंपाक झालाय का नाही म्हणून विचारणार अरे आता तुला स्वप्न पडलं होतं ना पंचपक्वांनाच मी भोजन केले म्हणून काय नाही उपवास होतो उपवाशीच राहणार जसा होता तसा राहणार जो असतो तो देवदत्त पुन्हा यज्ञ दत्त होत तो देवदत्तच राहतो कस शक्य आहे तुम्ही व्यवहारात बघा ना आपण कर्म पालत नाही काय रूप कसं पालते <laughs> एक प्रकार मला त्यांनी गोष्ट दिली आहे बरं काय एका माणसाला एका गावामध्ये राहिला काय माणसाला काय गाव भावत नाही लाभत नाही म्हणत त्याला काही माणसाला गाड्या लाभत नाहीत काही माणसाला मुलं लाभत नाही काही माणसाला बायका लाभत नाही काही माणसाला दत्तक लाभत नाही एक दत्तक गेलं मेलं दुसरं दत्तक घेतलं मेलं तिसरं दत्तक घेतलं मेलं चौथं दत्तक द्यायला तयार होत नाही <laughs> ते म्हणतात त्याला दत्तक लाभत नाही हो। म्हणतात त्याला कोणी दत्तकच हो। द्यायला तयार होत नाही बायका खाव असतात काही लोक म्हणजे गेळू ते बायको केली मिली दुसरी केली मिली तिसरी केली मिली चौथी लोक द्यायलाच तयार होत नाही कीर्तन करायला पोहा लागेल लक्षात ठेवा मी माझं सांगत नाही कित्येक असे कीर्तनकारी असते की पहिली बायको लाभणी नाही म्हणजे दुसरी करून बघो दुसरी करून बघितली तिसरी बघो चौथे लोक द्यायला तयारच होत नाही शेवट कारण त्याला लाभत नाही <laughs> म्हणून दुसरं काही नाही हे जसं घडावं काय असं घडतं प्रपंचामध्ये त्याला आपण तरी काय करणार कोणाला काय लाभावं कोणाला काय लाभू ला नये हे थोडंच माझ्या हातात आहे तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा जो एक लाभण्याचा प्रकार आहे हा लाभण्याचा प्रकार आहे कित्येकाला हा विचारही लाभत नाही का तुम्ही किती वेळा सांगा लाख वेळा सांगा त्याला तो विचार लाभत नाही एवढी गोष्ट खरी वाचा आपल्याला पुढे जायचंय काय गोष्ट या गावात आपल्याला राहायचं नाही शेजारच्या गावात जो ते गाव आपल्याला लागलं कर्म असं गमतीदार आहे त्यांनी विचार केला ठीक आहे काय म्हणणं म्हणून ठरलं की मोठ बघितलं आमच्या आमच्या दिवशी आमच्या वाचता जायचं सकाळी अमुक वाचता जायचं त्याच्या डोक्यात पुन्हा विचारा झाला की सकाळी मी जर गेलो तिथेही माझे तीन दोन्ही मांडलेली नाही म्हणजे तूल मांडलेली नाही तूर म्हणजे पुढचं सगळं ब्रह्मांड तिथे काही नाहीच आहे त्यापेक्षा आपण असं करू भोजन करू इथे दुपारी तिथे जाऊ म्हणजे पुन्हा कक्षक नाही तिथेही गेल्यावर पुन्हा हे स्वयंपाक करायची शक्यत नाही ठीक आहे कर म्हणले काय हरकत असं ठरणार आणि त्या दिवशी तो दुपारी जायचा सर दुपारा महाराज म्हणतात कर्म ते, थी थी ते, ते का। था था मला त्यातनं एवढं सांगायचं तुम्हाला कि लाभत नाही कोणाला पाहिजे तुम्ही विचार करा कर्म जर पालटत नाही स्वरूप कसं बदल स्वरूप मुळेच बदलणार नाही त्याच्या का ललाटीचे लिहिले न मोडे काही केले काळे गोरे पण धोतले फिटणे ही गोष्ट जर तुम्ही बदलू शकत नाही याच जर तुम्ही पालट करू शकत नाही स्वरूप कसं माणसाचं बदलेल त्यात तुम्हाला असं सांगायचं स्वरूप म्हणजे व्यावहारिक स्वरूप बदलत नाही हे पारमार्थिक स्वरूप आहे हे त्याहून म्हणून न बदलणार हे रूप असल्या कारणाने प्रतिती कितीही अन्यथा प्रतिती झाली दादांचं असं स्वच्छ सांगणे आत्मा हा अपूट अद्वय स्वरूप असल्या अन्यथा प्रतिती कोटी रुपयाने घडली घडण्यापूर्वी आणि घडण्या नंतर जसा निर्विकार असतो त्यावेळी प्रतिती घडता नाही तो तसाच निर्विकार असतो हा या अध्यासातला मुख्य सिद्धांत असतो तसा तो स्वप्नात अन्य नाही प्रतिती काली तसाच असतो काही बदल न होताना असतो काही बदल न होताना म्हणजे काहीच बदल न होता अजिबात बदल न होता राहतृष्णा शिरू जेषणा मृगजलाचा समुद्र भेटतो त्यालाही होत असतो त्यांना ठेवा किंवा मनुष्य असं म्हणायला लागला काय म्हणू लागला कि मृगजलाच्या मी समुद्रात होतो एक जण म्हणतो मी समुद्राच्या काठावर होतो तो काठावर असणारा म्हणतो की मृगजलाच्या समुद्राच्या काठावर मी बसल्या कारणाने इथपर्यंत आलो पण मला पाणी प्यायला मिळालं नाही माझी तृशा काही निवृत्त झाल्या नाही माझ्या पदरी पडला तो केवळ शीण असो म्हणला त्या मृगजला समुद्रात मी होतो मृगजला गटागड्या घात होतो पण मला सुद्धा तेवढाच क्षीण झाला त्याचं कारण मृगजलाचा समुद्र म्हणून हे त्याचं उत्तर दुसरं काही नाही म्हणजे मृगजळ भेटतं त्याची आणि ज्याला भेटत नाही त्यांची दोघांची शीण या दृष्टीने योग्यता समान आहे कारण मृगजळ वस्तुस्थितीने नाही तीच गोष्ट ज्ञानेश्वर सांगतात हा दृष्टांत मागे एकदा मृगजळ जे तो उमंडे कोरडे ते उमंडे तेथ काय ओलां जोडे महाराज म्हणतात जिथे मृगजळ दिसत नाही तिथे म्हणजे कोरडे असत म्हणजे दिसते तिथे कुठे ओलावा झाला झालेला असतो मृगजलाचे ने ओलांचे काय भूमी तिने मृगजलाच्या पाण्यामुळे ओलाव्यामुळे कुठे जमीन उली हो होत असते काय ती जशी होत नाही त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज सांगतात कि द्रष्टा आणि दृश्य या दोघांचा जर आपण विचार करू लागलो तर आपल्याला असं दिसून येईल की मृगजल भेटून आणि न भेटून जलबिंदूचा लेश बिंदू आणि बिंदूचा लेश तोही जसा मिळत नाही त्याप्रमाणे द्रष्टा आणि दृश्य या दोन्हींचा जर आपण विचार करू लागलो तर मूळ द्रष्टा आणि दृश्य हे दोन्ही भाव आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नसल्या कारणाने हे दोन्ही भाव असून किंवा हे दोन्ही भाव सदाचे विलयाला जाऊन आत्मस्वरूपाच्या ठिकाणी होऊन जी प्रतिती काली प्रतितीच्या पूर्वी आणि प्रतितीचा प्रतिती बाध झाल्यानंतर किंवा उलट करा प्रतितीपूर्वी प्रतिती, प्रतिती बाधानंतर जी आत्मस्थिती आहे तीच स्थिती प्रतिती काली ही आहे त्यातही बदल होत हम्म भेटल्यामुळे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एकाने आपल्याला सात संगत कोणाच्या असावी म्हणून तो शोध घेत होता की आपल्या सोबत कोण करेल आपल्या सोबत कोण करेल तर त्यांनी विचार केला की आपल्याला सोबत ना आपल्या सावलीची कल्पना करा तिची आपण सोबत करून ज्याने आपल्या स्वतःच्या सावलीला आपली सोबती म्हणून जर योजना केली आणि त्या सावलीला जर त्याने घेतलं तर त्याच करणं हे व्यर्थ आहे आपलीच दुसऱ्याची नाही दुसऱ्याची तर कारणे घेण्याचं नाही आपली स्वतःची सावली आपण स्वतः असावी अशा हेतून तिची कल्पना केली आपल्या सावलीला आपल्याला सोबती म्हणून आपण कल्पना केली त्यानंतर तिन्ही गोष्टी याच्यात महत्वाच्या आहेत म्हणजे सावली आपली ती आपली सोबत आपली सोबत आणि आपली सोबती म्हणून आपण कल्पना केली की माझी सोबती म्हणजे माझी सावली आहे अशी आपणच आपली कल्पना केली आणि कल्पना करून तिच्याविषयी काही खेळ खेळू सावलीला एकदा खेळ खेळायला बाजू दिली एकदा आपण खेळ खेळू लागतो ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कितीही खेळ खेळला कितीही स्वच्छंद त्या सावलीच्या संबंधाने विहार केला तरी तो विहार केवळ निरवा त्यात काही फल ती जशी व्यर्थ ठरावी त्याप्रमाणे द्रष्टा दृश्य आणि दर्शन ही त्रिपुटी या त्रिपुटीची प्रतिती या त्रिपुटीमध्ये झालेला सगळा व्यवहार ती सावली जशी मिथ्या तिला जसा साच भाव प्राप्त होत नाही का साच भाव प्राप्त होत नाही त्याचं कारण आहे सावली आहे व ती माझी सोबती आहे तिला मी अस्तित्व देतो तिला सात भाव देतो ही आपली कल्पनाचा अर्थ तिला अस्तित्व आहे का नाही आपण तिला सात भाव दिल्या कारणाने तिला तिचा भाव सुद्धा अभाव आहे तिचा भाव सुद्धा अभाव आहे तिची सात संगत सुद्धा सात संगतीचा अभाव कारण अशाच ठिकाणी आपण कल्पना केली की तिचा तिला अस्तित्व नाही आणि ते दिले ते सुद्धा आपण कल्पने अस्तित्व नाही दिलेलं अस्तित्व ते कल्पित अस्तित्व आहे भाव ही जसा अभाव ठरावा त्या सात भाव ठेवून केलेल्या त्या सावलीशी भाषा तिच्या ठिकाणी आपण बोललो सोबती म्हणून तिच्याशी आपण केलेलं बोलणं ते सुद्धा खोटं आहे म्हणजे का आपण आपल्याला बोललोय म्हणून सावलीला जर अस्तित्वच नाही तर आपण सावलीला बोललो आहे याचा अर्थ असा की आपण आपल्याला किंवा बोललो नाही आपण आपल्याला हे जर समजत असेल तर त्याच पद्धतीने ज्ञानेश्वर सांगतात द्रष्टा दृश्य आणि दर्शन हे त्रिपुटी त्या दृमात्र परमेश्वर राहून स्वतंत्र सत्तावाल नसल्या ती भासून आणि न भासून आत्मस्वरूपामध्ये बिघाड होत नाही भासते काली तो आपल्या अंगाने जसाय तसाच राहतो किंवा ज्याने आपण तुट्टीलावली घेतली त्याचे व्यर्थ होते करणे म्हणजे भाषण केलेला विहार साथ संगत केलेला खेळ सगळा तसे दृश्य करून या द्रष्ट्याचे दृष्ट्या दाऊनी धाडी वाया दाविली पण ही महाराज म्हणतात त्याप्रमाणे द्रष्ट्याला दृश्य करून त्या दृष्ट्याला अनंत दृश्य दाखवून ते दाखविले पण व तो घडलेला केलेला सगळा व्यवहार असं पासून येथे पर्यंत सगळाचा सगळा व्यवहार आहे सगळाच्या सगळा व्यवहार निरर्थक आहे त्याच कारण तो व्यवहार आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याप्रमाणे द्रष्ट्याला दृश्य करून ते द्रष्ट्याला दाखवून दृश्य केलं त्याला ते दाखवलं त्याच्याशी व्यवहार केला दाखवले पण हे व्यर्थ केले ते दाखवले पण हे व्यर्थ केलं त्याचं कारण त्या दृष्ट्याला मुख्य सत्ता आहेत कोणालाही सत्ता नसल्या हा व्यवहार होऊन हे त्रिपुटी दिसून व न दिसून आत्मस्वरूप मात्र जसंच्या तसं राहतं निर्विकार असतं त्या निर्विकारामध्ये विकाराचा लेश विकाराची वार्ताही संभवत नाही हा या म्हणण्याचा अर्थ आहे त्यालाच म्हणायचं प्रतिची काली मात्रावशेषाला ही आमची खरी वस्तुस्थिती आहे अधिष्ठान मात्रावशेष हाच खरा मानवी जीवनाचा अंतिम शेवट आहे हा या म्हणण्याचा अर्थ आहे बाकीचा विषय कोणाचा उदयवा कुंडली खोरदारीव सुद्धा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की द्रष्टा आणि दृश्य या भावाहून विवर्जित असणारा जो ज्ञानरूप परमात्मा <coughs> तो ज्ञानरूप असला परमात्मा पाहणे आणि न पाहणे या दोन्ही भावाजित कसा आहे ती गोष्ट सांगत असतानाच आहे ह्याचा अर्थ असा की दृश्याला जर द्रष्ट्या व्यतिरिक्त स्वतंत्र सत्ताच नाही ज्याला स्वतंत्र सत्ता नाही तो नाहीच आणि म्हणूनच दृश्य दृश्य आहे म्हणून म्हणतात तो जर द्रष्टाच आहे तर मग त्याला तो दाखवणं कसं सहन करील तर त्याला तो दाखवणं कधी सहन करणार नाही बरं म्हणाले आता असं करा पुढे समजा की त्याला दाखवलं नाही द्रष्ट्याला जर दाखवण सहन झालं नाही म्हणून दाखवलं नाही तर त्याचा तो द्रष्टा स्वतः नाहीसावतो काय असा ज्ञानेश्वर महाराज आपल्याला प्रश्न विचारतात या म्हणण्याचा अर्थ असा आहे की दृश्य दाखवणं सहन होत नाही कारण तोच तो आहे म्हणून न दाखवलं तरी त्याचं जे अंगभूत दृष्टीपण आहे ते नाही त्याचं कारण तो स्वतः दृंग म्हणजे ज्ञानरूप स्वरूपामध्ये आत्म्याचा त्या दृगरूप आत्म्याचा कोणीही पुन्हा विलोप करू शकत नाही त्याची दृष्टी सदाच्या सदा जशीच्या सदा तशी राहते हा या म्हणण्यात तात्पर्य दाखवणं किंवा न दाखवणं दोन्ही गोष्टी त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तरीही आत्म्याच जे अंगभूत असलेलं दृष्टी पण ते नाहीत नाही हा या म्हणण्यात तात्पर्य अर्थ आहे जे दृश्य आहे ते वास्तविक द्रष्टा दृष्टी वास्तविक म्हणण्याचं कारण दृश्याला स्वतंत्र सत्ता नाही दृश्य विचारांची द्रष्टा स्वरूप आहे त्याला दाखव कस सहन होईल या दाखवण्याचा आणि न दाखवण्याचा पाहण्याचा आणि न पाहण्याचा काहीही त्या आत्मस्वरूपाशी संबंध नाही ते आपल्या अंगाना दृगरूप आहे ते आहे ते त्याच्यामध्ये काही बदल होत नाही या बहिरंग दाखवण्याने व न दाखवण्याने दृष्टांत दिला आपल्याला हा जो समोर आरसा आहे हा आरसा आपण आपल्या समोर आणला आणि समोर आणून ठेवल्यानंतर आपल्याला या आरशामध्ये आपलं मुख दिसत आणि आपल्याला ज्यावेळी मुख दिसत त्यावेळी आपण आपल्या मुखाला पाहतो ज्ञानेश्वर महाराज आपल्याला असा प्रश्न विचारतात की आरसा हा समोर आणला आणि मग आपल्याला रोख दिसलं म्हणजे आपण आहे असं समजायचं आणि ज्यावेळेस आरसा नसतो आपण आरसा पाहिला नाही त्यावेळी आपलं मुख नाही असं समजायचं असं घडतं का जर आरसा आपण पाहिला नाही व पाहिला नाही म्हणून जर आपलं मुख आपल्याला दिसलं नाही तर मुख वाया जात काय तर मुख वाया जात नाही उलट आरशा ते आपल्या ठिकाणी आपल्या अंगाने सदाच आहे आरसा आला पाहून आहे आरसा न आला न पाहून आहे पाहण्यावर आणि न पाहण्यावर आरशाने आपलं मुख आपल्याला दाखवण्यावर आणि न दाखवण्यावर मुखाचं अस्तित्व अवलंबून नाही मुख आपल्या अंगाने आहे हा त्या म्हणण्याचा तात्पर्या तरी मुखची वाया जाई मुख वाया जाणार काय आरसा नाही दिसला म्हणून तर जाणार नाही ते आहे आपण उलट आरशा वीणा तेणे विण म्हणजे आरशा वाचून आपले मुख आपल्या ठिकाणी आपल्या अंगाने जसं आहे तसंच आहे त्याचं अस्तित्व त्या आरश्यानं मुख दाखवलं म्हणजे आहे असा त्याचा अर्थाने मुखाभासावर मुखाचं अस्तित्व अवलंबून नाही आरश आरशावर आर फार तर मुखाभास अवलंबून आहे फार तर फार तर म्हणण्याचं कारण आरसा आणून समजा समोर ठेवला तरी आरशाच्या संबंधानं मुखच मुखाला पाहतं का मुखच दुसऱ्या आणखी कोणाला पाहतं तर मुखच मुखाला पाहत असत दुसऱ्याला कोणी पाहतच नाही कोणाला पाहूच शकत नाही त्याच कारण दुसऱ्याला अस्तित्व नाही म्हणून फार तर आरसा आला तर मुखा भाई हो मुखाला त्याच्या मुळ अस्तित्व प्राप्त होईल असं म्हणण्याच मुख आपल्या अंगाने मुख दाखव अगर न दाखवला दाखवलं नाही म्हणून मुखाचं अस्तित्व नष्ट होतं असं कधीही होत नाही अगदी त्याच पद्धतीने हा आरसा पाहिला म्हणजे मूळ मुखाच्या ठिकाणी त्याच प्रतिबिंब निर्माण होऊन आपल्याला मुखाभास होतो मुख आपल्या अंगाने त्या मुखाभासालाही मूळ अधिष्ठान कोण आहे याचा जर आपण विचार करू लागलो तर मुखाभासाला आरसा हा एक उपाधी मात्र आरसा या उपाधीचा अंगीकार केल्याने मुखाला मुखाभास होतो त्या मुखाभासालाही मूळ अधिष्ठान मात्र मुखच आहे त्या मुखाभासावर काही त्याचा अधिष्ठानाचं अस्तित्व अवलंबून नाही हा त्या म्हणण्याचा अर्थ आहे काय आपल्या अंगाने मुखाभासावर त्याचं अस्तित्व अवलंबून एवढा विषय यात लक्षात ठेवायचं मुख आपल्या अंगाने आहे मुखाला या आरशाची आवश्यकता नाही त्याचं अस्तित्व आपल्या अंगाने आहे त्याचं अस्तित्व कोणावर अवलंबून आत्मेया आत्मेया, जे माया, आत्मा की कि अगदी त्याप्रमाणे माया नावाचा जो उपाधी आहे या माया नावाच्या उपाधीने आत्म्याला आत्मा दाखवला का तर त्याचं उत्तर आहे आत्म्याला आत्मा ते दाखवू शकत नाही का दाखवू शकत नाही प्रश्न असा महाराजांनी विचारला की जर दाखवू शकत नाही तर मग आत्मा खोटा का माया खोटी कोण खोट या दोन्ही पैकी म्हणायचं ठरलं तर मायाच खुटे असा उद्या अर्थात आत्मया न दावीजे आत्मया ते आत्मया न दावीजे म्हणजे आत्म्याला आत्मा न दाखवला कोणी मायेन माया कोणी दाखवलं नाही तर मायेन मायेनं आत्म्याला आत्मा दाखवला नाही म्हणून तरी आत्मा वावो कि वाया ते आत्मा वावो कि मायावो दोन पैकी वाव कोण मिथ्या कोण खोट कोण दोघांपैकी महाराज म्हणतात म्हणायचं ठरलं तर तो माया मिथ्या माया खोटी असा इथे ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे या ओवीविषयी जातीने असं चिंतन सांगितलेलं आहे ते म्हणतात कि या खंडनामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी लोक आपल्याला असं विचारतात थोडासा आव्हान तर भाग आहे निर्देश म्हणतात तेवढा मी ते करणार त्याच्या फार खोलामध्ये शिरायचं नाही आपल्याला लोक असं म्हणतात का अज्ञान खंडन प्रकरणामध्ये अज्ञान हा शब्द आलाय का माया शब्द तरी आलाय का पहिली आला असला तर अनिर्वचनी रूपाने कुठे आलाय का खंडन केला असलं तर कोणत्या मायेच खंडन केले वगैरे वगैरे तो आपल्याला आता फार विषय सांगायचा तात्याने याबाबत असं म्हटलेलं आहे की का तुम्ही नेहमी आम्हाला म्हणता पूर्वपक्षी म्हणतात वादी लोक म्हणतात किंवा चित्ता विलास पण परिणाम रूप विलास मांडणारे जे लोक आहेत ते म्हणतात माया तरी शब्दालाय त्यांना असं विचारायचंय कि माया खोटी का आत्मा खोटा या म्हण्याच्या रूपानं खोटा हे असं सांगण्याकरता काउ विना काय दोन्ही पैकी खोटा आहे खोट कोण आहे असता का होत नाही पण माया शब्द आलाय काय त्याच्यावर प्रश्न काय कि माया मानले आहे का नाही मायेकरता माया शब्द आलाय का नाही हा भाग दुय्य आपण थोडा बाजूला ठेवू पण माया खोटी आहे कि आत्मा खोटा आहे असा प्रश्न विचारून खोट म्हणायचं ठरलं तर मायेला खोटं म्हटलं पाहिजे म्हणून खोट सांगण्याच्या रूपानं खोट्या रूपानं का होत नाही त्याचा खोटेपणा वावपणा सांगण्याकरिता का होत नाही पण यात माया शब्द आला आहे का नाही माया पद आलेला आहे का नाही तर माया पद आलेलं आहे त्याच आणखीन एक ज्ञानेश्वर महाराजांनी गोष्ट सांगितली आहे कि माया खोटी आहे असं सांगण्याकरिता मायापद आलेलं आहे आणि दुसरी एक गोष्ट याच्यामध्ये चिंतनी अशी या आहे की या म्हणण्यात अशी गोष्ट सहजच सूचित केलेली आहे की सत्य असेल तर आत्मसत्य आहे आणि माया व माया काय ही मिथ्या हे ती प्रती ती मात्र आहे असं सांगून थोडस सा जर आपण बुद्धीला आणि चिंतन चालना दिली थोडस चिंतन केलं किंवा अगदी मराठीत बोलायचं अगदी किंचित डोक्याला जर स्थान दिला थोडे कष्ट जर दिले तर आपल्या सहज असं लक्षात येईल की आत्मासत्य आहे आणि माया खोटी आहे दोघांपैकी खोटं कोण्याचा विचार करीत असताना ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की म्हणायचंच ठरलं तर माया खोटी आहे आत्मसत्य आहे आत्मासत्य आहे आणि माया खोटी आहे तर त्रिपुटी ही प्रतिती मात्र आहे एवढं जर समजलं तर विवर्तवाद म्हणून काही वेगळा अजून सांगायची आवश्यकता यात विवर्तवाद आलेलाच एवढं समजणं काहीच विवर्तवादाचं स्वरूप आहे आत्म्याच्या सत्यतेमध्ये येत किंचितही बदल न होता आत्मा सत्य असून माया आहे असं समजणं विवर्तवाद म्हणून अजून काही वेगळा सांगायला पाहिजे त्या शब्दाने तुम्हाला प्रतिपादन केलं पाहिजे अजून आलं म्हणजे तो, तो विवर्तवाद असं म्हणायला हरकत नाही उलट तात्याने असं तिथे आहे तात्या असं सांगतात त्याबाबत जरा परखड रूपाने लिहिले पण लिहिलंय ते म्हणतात की या विषयाकडे पूर्ण रूपाने लक्ष दिल्यास कोणत्या या उर्वीकडे किंवा आत्मसत्य आहे वाव म्हणायचं असेल खोटं म्हणायचं असेल तर मायेला म्हटलं पाहिजे यामध्ये जसा विवर्तवाद दिसून येतो त्याबरोबरच इथे चितचा परिणाम म्हणजे दूध दयाचा दृष्टांत घेऊन अतात्विक परिणाम म्हणून ज्याला म्हणतात अविकारित्व चैतन्याचं कायम ठेवून झालेला परिणाम म्हणून ज्याला म्हणतात तो किंवा विवर्त या दोन गोष्टी बाजूला ठेवून केवळ चितचा परिणाम दूध दयाच्या आहे, आहे था था था असा ज्यांचा आग्रह आहे त्यांना त्यातात कि चितचा विलास म्हणजे परिणाम आहे व तो दूध दह्या स्वरूपाचा परिणाम आहे असं जे सांगतात किंवा ज्ञानेश्वर महाराज असं सांगतात म्हणून जे म्हणतात त्या म्हणणाऱ्या लक्ष दिलं तर त्याला विवर्य करायला गेला असं असूनही जर कोणी सांगत असेल असं म्हणत असेल की ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी चितचा परिणाम विलास सांगतात असा जो कोणी म्हणत असेल त्याचीही केलेली डोळे झाक आहे सांगून इथे थांबायचं आपल्याला कारण आज जास्त कसे राहायचं नाही म्हणत एक सूचना म्हणून ध्वनी अर्थ ज्याला म्हणतात आम्ही त्याला असं विचारतो माया जर आत्म्याला आत्मा दाखवू लागली तर आत्मा म्हणजे चौकात बसवलेला ब्रांझचा पुतळा होसवलेला ब्रांझचा पुतळा हो शब्दात सांगायचं म्हणजे मोदळा होईल की जो चिखलाचा पुतळा आहे आणि ज्याला मुख नाही असला जो मोदळाला आत्मा होईल या शब्दाचा जड होईल तो, तो परप्रकाश आत्मा आम्ही आतापर्यंत कंठ फोडून सांगतो आहोत ज्ञानेश्वर महाराज आपल्या कंठरवाने आपल्याला स्वच्छ सांगतात की आत्मा भरी व ज्ञान मात्र आहे घरी व ज्ञान मात्र आत्म्याला माया आत्मा दाखवू शकत नाही माया जर आत्म्याला आत्मा दाखवील तर आत्मा म्हणजे मोदळा होऊन बसेल आत्मा म्हणजे चिखलाचा पुतळा होऊन बसेल असं होणार नाही म्हणूनच माया आत्म्याला आत्मा दाखवू शकत नाही मग कोणी म्हणेल मग असं जर आहे तर मग असं होणार की मग आत्मा खोटा म्हणून ज्ञानेश्रम आपल्याला असं विचारतात की असं जर असेल आत्म्याला माया आत्मा दाखवू शकत नाही या म्हणण्यामध्ये माया खोटी ठरते का आत्मा खोटा ठरतो तुम्ही करा आपल्याला त्यांचा प्रश्न असाय की या म्हणण्या मुळे किंवा असं घडण्यामुळे खोट कोण ठरत माया खोटी ठरते कि आत्मा खोटा ठरतो लगेच महाराजांनी त्याचं उत्तरही देऊन ठेवलंय की म्हणायच ठरलं तर माया खोटे असं आपल्याला म्हटलं पाहिजे हा त्या म्हणण्यातला थोडक्यात अर्थ आहे म्हणून तर एवढा सगळा चाललायच आता ना इलाज तो सांगितलं पाहिजे तात्पर्य तसं की सत्य मायेचे खंडन त्याच उत्तर आहे सत्य मायेचे खंडन म्हणजे मायेला जे सत्य मानतात त्याच खंडन महाराजांना करायचंय खंडनच करायचं असं ठरलं तर खंडनच म्हणायचं ठरलं तर सत्य मायेच खंडन आहे असं वेग मारून आम्ही लिहिले सत्तामान आहे असं मानतात आणि स्वतंत्र सत्तामान सत्ता मानून संपूर्ण जगताची संगती लावतात हे सत्य मायेचं खंडन पहिल्यांदा आचार्यांनी भाष्यामध्ये केलेलं आहे की संख्याधिकांनी मायेला जे स्वातंत्र्य दिलेलं आहे ते चुकीच आहे ते खंडन जसं आचार्यांनी तिथे संख्यांच्या प्रकृतीचं म्हणजे सत्य प्रकृतीचं केलंय त्याच पद्धतीने इथे ज्ञानेश्वर महाराजांनीही सत्य मायेचं खंडन केलेलं आहे असंच या प्रकरणाचं तात्पर्य आहे आम्हाला हा शब्द शेवटपर्यंत वापरायचा नव्हता आता तुम्ही विचारल्यामुळं वापरणं अपरिहार्य झालं मी आतापर्यंत चुकूनही शब्द वापरलेला नाही मी येऊ दिला नाही पण मी येऊ द्यायचं नव्हतं असं माझं ठरलं होतं पण यांच्या मनात आले की ते यायला पाहिजे म्हणून म्हणून मी हे तुम्हाला अपरिहार्यतेनं आज सांगून टाकले गुपित उघडे केले काय हे <laughs> गुपित नाहीला जास्त उघडे केले तरी सुद्धा एवढंच तुम्ही तूरताय काय ज्याच्यावर जास्त बोलायचे नाही आपल्या नाही लाज असतो काही सोचन जसं पहिलं केलं तसं दुसरं सूचन केलं असं समजायचं त्याच्याबद्दल खंडन मंडणात्मक स्वतंत्र आपण बोलायचं त्यामुळे आता आपल्याला त्याच्यावर फारस बोलायचं नाही हा ते आता पुढे बोलू आपण त्याच्याबद्दल वाटा ही आपल्याला आत्मात असू शकत नाही तर असं म्हणायच ठरलं तर खोटं कोणाला म्हणायला पाहिजे मायेला खोट म्हणायचं की आत्म्याला खोट म्हणायचं आत्म्यालाही खोट आणि मायेलाही खोटं तुम्ही माये म्हणाला तर दोन खोटी म्हणल्यावर खाली काय राहील शून्य नाही करणार दोन खरे सिद्ध होतच नाही तुम्हाला त्याच्या पुढचं ऐकायचं असलं माया आणि आत्मा दोन सत्य सिद्ध होत नाही जे दोन असतात ते सत्य नसतातच हे त्याच्या पुढे जाण ठेवायचं जे सत्य असते ते एक असते सत्य कधी दोन असत नाही दोन कधी सत्य असत नाही आणि सत्य नाही असं कधी घडतच सत्य काहीतरी आपलंच पाहिजे त्यातच म्हणण्याचा अजिबात सत्य नाही मग शून्य असा त्याचा अर्थ मग अजिबात सत्य नाही असं नाही दोन सत्य कधी असूच शकत नाही सत्याला कधीही प्राप्त होत नाही सत्य म्हटलं की एक असतं जे एक असतं तेच सत्य असत त्यात कधी पालट होत नाही एक सारखेपणा त्यात असतो दोन खरे कधीच सत्य होत नाही दोन मिथ्याही कधी म्हणून चालत नाही त्याचं कारण दोन मिथ्या म्हणण्याने शून्यवाद येतो कोणीतरी एक सत्य म्हटलं पाहिजे आणि कुणीतरी एक खोटाय मिथ्या असं म्हटलं पाहिजे आता म्हणायचंच ठरलं तर ज्ञानेश्वर माउले आपल्याला निर्वाळा देते की या दोघांपैकी खोटं ठरलं तर माईला खोटं म्हटलं पाहिजे आत्म्याला खोट म्हणून चालणार नाही त्याचं कारण आत्मा अधिष्ठान आहे तो त्रिकाला बाधित आहे गोष्ट श्रुतीने सिद्ध आहे ही गोष्ट स्मृती ग्रंथाने सिद्ध आहे ही गोष्ट साधू संतांच्या अनुभवाने सिद्ध आहे मग औपनिषदिक ग्रंथांच्या सिद्धांतापासून तो साधू संतांच्या वाङमयातील असल्या सिद्धांतापर्यंत आत्मा त्रिकालाबाधित सच आहे असं जर सगळ्यांनी सांगून ठेवलं सगळ्यांचे जर असे अशा अनुभूती तर आत्म्याला सत्य म्हणणं हे जास्त चांगलं हेच खरं आहे म्हणून या सत्यासत्यतेचा निवाडा हा या पद्धतीने लक्षात ठेवला पाहिजे तर मग आत्मा खोटा का माया कुटी माया खोट्या रूपाने का होईना पण मायापद आई आहे त्याने लिहून ठेवले खोट्या रूपाना कळ माया तिथे आलेलं आहे ते तुम्ही लक्षात ठेवा म्हणून आपण पापे दृष्टात लोक मुद्दाम विचारतो ना याच्याबद्दल फार द्वेष लोकांच्या मनात त्यांना हे सूचना आहे की या रूपाने का होत नाही पण मायापद आलंय की नाही ते कसं विचारतात आपल्याला खोट का होईना पण जगत आहे का नाही ठीक आहे बरोबर आहे तुझं म्हणणे आम्ही तुला विचारतो खोट्या रूपाने मायापद आलंय की नाही म्हणून आपण पापे दृष्टात करता असेल पैसा आता झाला की दिसा का ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आपण आपल्याला आत्मा कसा सिद्ध आपल्या मोहिमेने नांदोय असा त्याचा अर्थ आहे म्हणून द्रष्ट्याने आपल्या स्वतःला स्वतः करीता आपण द्रष्टा न होता आपण दृष्टीपणाला प्राप्त होणार न होता किंवा आपल्या स्वतःला द्रष्टा न करता तो आपल्या स्वतःच्या अंगाने स्वतः सिद्ध आहे नित्यसिद्ध आहे असा नित्य शोध बोद्ध मुक्त स्वभाव स्वरूपत आहे नित्यसिद्ध आहे स्वतः सिद्ध आहे सिद्ध आहे अशा स्वरूपाने जो अंगाने आपल्या मोहिमेमध्ये राहतो असा जो अंगचा द्रष्टा आहे त्याला आता दिवयाचा आहे काय म्हणजे नवीन कोणी त्याला तयार करायचंय का आता अंगाने जो द्रष्टा आहे त्याला आता पुन्हा द्रष्टा करण्याची आवश्यकता आहे कोणावर तो कोणाच्या मुळे तो द्रष्टा झालेला नाही आणि तो स्वतःला कधी द्रष्टा करीत So, तो अंगाने द्रष्टा आहे त्याला पुन्हा द्रष्टा करण्याचं काय करणार म्हणून ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की आधारे आपल्याला द्रष्टा न करता आपण सिद्ध आहे तर आता त्याला पुन्हा नवीन द्रष्टा करण्याची आवश्यकता आहे काय तर त्याला पुन्हा नवीन द्रष्टा करण्याची आवश्यकता नाही कारण नवीन द्रष्टा न होताही तुम्हाला कल्पित आपल्याला प्रतीला येणारा हा द्रष्टा दृश्य दर्शन भाव नसूनही तो आपल्या अंगाने अगोदरचा ज्ञान ज्ञानरूप असल्यामुळे घरी व ज्ञान मात्र असल्यामुळे तुमच्या या द्रष्टा दृश्य दर्शन भावावर त्याचं दृष्ट जे अंगभोध दृष्टी पण आहे ते याच्यावर अवलंबून नाही उलट तुम्हाला भासणारी ही त्रिकुटी त्याच्यावर अवलंबून आहे फारच म्हणायचं ठरलं काय हे त्रिकोटी त्याच्यावर अवलंबून तो कोणावर अवलंबून नाही तो आपल्या स्वतःच्या अस्तित्वाने अस्तित्ववान असल्या त्याला आता दिठा करायचा नाही म्हणजे त्याला नवीन आता द्रष्टा बनवायचा नाही दिठा म्हणजे द्रष्टा तो द्रष्टा आता नवीन त्याला बनवायचा नाही का बनवायचं नाही त्याचा तो अंगता आहे म्हणतो जी माणसं अंगाची सुंदर असतात त्याला अलंकाराने सौंदर्य आणण्याची आवश्यकता नाही जे अंगचे श्रीमंत असतात त्यांना श्रीमंत म्हणून पदवी देऊन श्रीमंत करण्याची आवश्यकता भासत नाही आत्मा तर ज्ञानाच्या बाबतीत या ज्ञाना दृष्टीने परम श्रीमंत स्वरूपात असल्या कोणालाही लागलं तर उष्ण ज्ञान त्याच्यापासून घ्यावं लागला तर प्रकाश त्याच्यापासून घ्यावा आणि त्या आत्मप्रकाशापासून सगळ्यांनी उष्ण प्रकाश पाहिजे तेवढा घेतला तरी ती खाण संपत नाही <small> चिंता करायचं नाही कारण भेटू आता हे बंद पडलं तर काय व्हायचं ते युरेनियम नाही मिळालं तर काय करायचं सगळी यंत्र सामग्री सगळी बंद पडायची तेंता इथे नाही तुम्हाला गंमत बघायची असली तर आता हे आत्ताचे वैज्ञानिक म्हणताय की हा सूर्य काय की तापून तापून म्हणे काही काही दिवसांनी हा नष्ट होणार हो ज्याच्या बाब होईल तेव्हा आपण राहणार नाही काय होणार आहे ते आपल्याला सांगायचं नाही पण तुम्हाला असं कधी आलंय का की सूर्य नारायण हे देवाचं प्रत्यक्ष रूप आहे एका उपाधी मध्ये अभिव्यक्त झालेलं आत्म्याच्या ज्या तेजो विभूती आहेत त्यापैकी सूर्य ही त्याची तेजो विभूत आहे यदा तेजो जगत भात तेलम यच चंद्रमती यग्न तत्तेजो विधिमामकम ते माझं तेज आहे त्या तेजो विभूतीमध्ये सूर्य ही भगवंताची तेजो विभूती आहे भगवंताचाच प्रकाश याद्वारा आपल्याला मिळतो महिना दोन महिने वर्ष दोन वर्ष दहा वर्ष झाले कधी आपल्या दारात विलिन पडले काय इतकी माझी उष्णता तुम्ही वापरले ते आम्हाला देऊन टाका म्हणून कधी नाही तो आपल्या अंगाने प्रकाश देतो आहे आपण त्याची उष्णता घेतो आहोत व्यवहारात बघा दुकानदाराच्या दुकानात दोन उभं राहिले की तो म्हणतो पाच पैसे टाक कशा करतात दुकानाची पायरी चढल्याबद्दल काय त्याला येईल लागतो लोक आपल्या शरीराला हात लावल्या बरोबर त्याची फी पन्नास रुपये कशा करतो तुमच्या अंगाला आम्ही हात लावला म्हणून बघा मस्त आमच्या अंगाला तुम्ही हात लावल्याबद्दल तुमच्याकडनं गेला पाहिजे जर तुमच्याकडनं घ्यायला पाहिजे पण त्याला काही इलाज नाही कधी काय व्यवहाराला रोग प्राप्त होईल का हे सांगता येत नाही सगळ्या मात्र अशी झालेली आहे आता माणूस की दया धर्म ही गोष्ट सगळे संपुष्टाला ते म्हणतात आता पुराणामधील मठा मंदिरात काय सांगणार तुम्ही हेच सांगत जा सांगायला आता दुसरा विषयच नाही सांगायचा हे सांग काय दया धर्म इत्यादी करायचं नाहीये फिरामध्ये सांगण्यापुरताच आता शिल्लक राहिलेला आहे त्याचं कारण सगळ्यात हे दयावंत हे संत कोण वैद्य म्हणा वकील म्हणा कोण हल्ली अशी परिस्थिती आहे डॉक्टर पहिल्यांदा विचारतो पैसे घेऊन आलायस का यापेक्षा कलियुग म्हणजे काय हेच कलियुगाचं रूप आहे की जो जीवनाचा संबंधी आहे साथी आहे सोबती आहे त्याने पहिला प्रश्न द्रव्याचा आपल्याला विचारावा यापेक्षा अजून काय दुर्दैवाचा लोक म्हणतात दु। कलियुग कशाला म्हणतात कलियुग हे की जी जीवनावश्यक गोष्ट आहे आता तो मृत्यूच्या दारात आहे अशाही माणसाला डॉक्टर प्रश्न विचारतो की तू पैसे घेऊन आलायस का ह्याचा अर्थ असता की कलयुग हे सुरू झाले पूर्वीचा वैद्य असा विचारणार नाही आजही अपवादाने वैद्य आहे की जे असा सवाल विचारित नाही पण ते बोटावर मध्ये सारखे राहिले ते पडले कुठे झुळ खाल्ले ते काय म्हणतात तुम्ही दया धर्माच्या नावाखाली व्यवसायाचं स्वरूप चीप करून टाकलं नाही काय व्यवसायाला तुम्ही पण आणलाय अहो पैसे घेतल्याशिवाय त्याचं महत्व राहत नाही किंवा अधिक पगार देण्या कल्पनेच्या पोटाखाली असाही एवढा सांगायचं की ईश्वर आपल्याकडे असं कधी बिल पाठविल त्याच्या उपाधीच्या द्वाराही तेज आपल्याला मिळत आहे एवढं तेज घेऊनही उपाधी संपत नाही उपाधीचा जो मूळ स्त्रोत जिथून सुरू झाला जो जो कि जो निरपेक्ष प्रकाश आहे त्या निरपेक्ष प्रकाशाला बाकीच्या कोणाची आवश्यकता नाही नुटीता मागे बहुधानी झुनाट हे खाने उघडली असा असल्याकारणाने त्याच्या दृघूपतेला किंचित फरक पडत नाही कितीही लोकांनी त्याच्या वसन प्रकाश वसना घेतला म्हणून त्याच्या स्वरूपात काही बदल होत नाही त्याचं अस्तित्व कोणावर अवलंबून नाही हा या तात्पर्य अर्थ आहे म्हणून आपल्याला म्हणजे तो अंगाने द्रष्टा आहेच आहे आता स्वरूपाने सिद्ध जो द्रष्टा आहे त्याला आणखी नवीन द्रष्टा काय करावा जरा तुम्ही अजून काय नवीन द्रष्टा तयार करणार आहात तर त्याला आता नवीन द्रष्टा तयार करण्याची आवश्यक शक्यता नाही नाना ना ला मागची ही गोष्ट सिद्ध केली पुन्हा सिद्ध केली असं म्हणूया आपण काय पुन्हा त्याचा दृष्टी पण सिद्ध केल्याप्रिणी म्हणे एकदा जी गोष्ट पूर्वी सिद्ध झाली की पुन्हा सिद्ध करणं हा पुनरुक्त दोष माहीत असलेली पुन्हा पुन्हा सांगणं हा त्या म्हणण्यात असा असल्यामुळं याही कारणाने आत्म्यावर दृष्टन करणं व्यर्थ आहे जो अंगचा द्रष्टा आहे त्याला म्हणाले पुन्हा आम्ही द्रष्टा केला आम्ही सिद्ध केला समजा काय बिघडलं द्रष्ट्यालाच पुन्हा द्रष्टा सिद्ध केला तर काय बिघडलं मूळचा राजा होताच आम्ही पुन्हा त्याला राजा केला या म्हणण्याचा अर्थ असाय बोलणं पुनरुक्ती दोषाने जो अंगाने आवश्यकताच नाही केला असं म्हणत असाल तर त्याला व्यर्थत्व त्याच्या आत्म्यावर आम्ही द्रष्टेपण स्थापन केलं त्या दृष्टेपणाची शिरस्थापना करण्याकरता प्राणप्रतिष्ठा करण्याकरता आम्ही गेलो होतो तुम्ही कशाला गेला होता तर काही गरज नव्हती तुम्ही नसता गेला तरी तो अंगाने द्रष्टा होताच पुन्हा आम्ही त्याला द्रष्टात काही या याला अपवाद आहे अपवाद आहेत म्हणून त्याचा अर्थ असा करू नका कि तो नियम घालव नाही हल्ली एक ही मनुष्याची प्रवृत्ती होऊन बसल्या की अपवादाला नियम काय अपवाद नियम कधी होऊच शकत नाही हा, नियम हा नेहमी नियम असतो अपवाद हा नेहमी अपवादच असतो अपवादाला नियम करणं म्हणजे तो अपवाद ही गोष्ट तुला समजली नाही असा त्याचा अर्थ अपवाद ही एखादी गोष्टच त्या अपवादात त्याचा अर्थ असा होतो का की सगळीकडे तीच गोष्ट लावून करा म्हणून असं होत म्हणून महाराज म्हणतात की पुनर्वृत्ती नावाचा जो दोष आहे हा काही ठिकाणी जरी दोष ठरत नसला तर अर्थ सगळीकडे तो दोष ठरत नाही असं म्हणून चालत नाही हा पुनर्वृत्तीचा दोष असल्या आत्मा जर अंगाने दृंगमात्र आहे तर दृंगमात्र असलेल्या आत्म्याला द्रष्टा आणि दृश्य या भावाहून विवर्जित तो निर्विकार आहेत त्याला पुन्हा तुम्ही द्रष्टा तयार करण्याची काय आवश्यकता आहे तुमच्या करण्यावर त्याचं दृष्टीपण अवलंबून नाही ना म्हणून तुमच्या करण्याला व्यर्थत्व आहे याचा अर्थ तुम्ही करूच नका तुमच्या करण्यावर त्या अवलंबून नाहीच आहे तुमच्या सिद्धी असिद्धीवर अवलंबून नाही तुमची त्या दृष्टीपणाची सिद्धी हो तुम्ही दृष्टीपणाची सिद्धी न हो न करा तुमच्या करण्या न करण्यावर तुमच्या सिद्ध होण्या न होण्यावर त्याचा दृष्टीपणा अवलंबून नाही तो आपल्या अंगाने द्रष्टा असल्यामुळे तुमचा दृष्टीपणा व्यर्थ त्याच्यावर सिद्ध करण्याचा दृष्टीत्व स्थापन करणे व्यर्थ आहे आता पुन्हा त्याच्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा करण्याची कशाची दृष्टीपणाची स्थापना करण्याची दृष्टीपणा सिद्ध करण्याची काहीही गरज नाही जर कोणी असा प्रयत्न करीलच तो तो प्रयत्न व्यर्थ थरिए अस ज्ञानेश्वर महाराज स्पष्ट रीति ने अपने संग